सूर्यपुत्र लोकमान्य ग्रामण्य प्रकरण या प्रकरणाला मूल कारण पंचहौद चहापान याला कारण एकच व्यक्ती होती ती म्हणजे गोपाळराव जोशी ही एक विक्षिप्त वल्ली होती शिक्षण बेताच पण सामाजिक प्रगतीच्या बाबतीत सुधारकांच्याही पुढे आपल्या बायकोला अमेरिकेला डॉक्टर व्हायला पाठवल्यामुळे ते प्रसिद्धीला आले धर्म हि एक थट्टा आहे केव्हाही धर्म घेतला सोडला तरी त्यामुळे माणसामध्ये काहीही फरक पडत नाही धर्मांतर ही सुद्धा थट्टा आहे असं मत त्यांनी जाहीर तर केलंच वर पुण्यात संगमावर बाप्तिस्मा घेतला तो घेतल्यावर यात काहीही अर्थ नाही असं म्हणून परत गंध लावलं आणि पादरी भट्टावर तुटून पडले त्यामुळे ख्रिस्ती आणि हिंदू दोन्ही धर्माच्या लोकांची यांना कुठल्या धर्मातलं मानायचं यावरून पंचायित झाली ऑक्टोबर अठराशे एक्याण्णव मधली गोष्ट अशा या माणसाच्या डोक्यात एक कल्पना आली सुशिक्षित लोकांची फजिती करण्याचं त्यांनी ठरवलं गोपाळरावांची मिशनरी लोकांबरोबर मैत्री होती म्हणून त्यांनी वेताळ पेठेतल्या पंचहौद मिशन शाळेत तिथले शिक्षक रेवर रेव्हिंग्टन यांच्या मार्फत पुण्यातल्या पन्नास सुशिक्षितांना व्याख्यानाचं आमंत्रण पाठवलं त्यावेळी सुधारणेचा वाद जोरात चालू होता या व्याख्यानाला रानडे आणि लोकमान्य गेले व्याख्यान सुमारच होते पण नंतर टेबलावर चहा आणि बिस्किट आली जमलेल्या पंचायत झाली चहा न प्यावा तर सुधारक नाहीत प्यावा तर आपले लोक वाईट म्हणणार परत मिशनरीही हसणार पण या चहाच्या पेल्यात मोठं वादळ धुमसत होतं गोपारावांव्यतिरिक्त याची कुणालाच कल्पना आली नाही गोपाळरावांना बोभाटा करण्याची जास्त खुमखुमी होती म्हणून त्यांनी लगेच पुणे वैभवकडे धाव घेतली आणि जे आले नव्हते त्यांचीही नावे वृत्तपत्रात घातली पुणे वैभव मध्ये चहा घेतलेल्यांची नावं आल्यावर या पुरातून वाहून जाताना रानड्यांनाही आपल्या पाठीवर घेणं लोकमान्यांना प्राप्त झालं ही नावं वाचून सनातनी पक्षाला दखल घेणं भागच पडलं गोपाळराव मजा बघत बसले पण जी खोटी नावं त्यात घातली गेली त्यासाठी पुणे वैभवला दोनशे रुपये दंड झाला बाळासाहेब नातू यांनी शंकराचार्यांकडे फिर्याद नोंदवली शंकराचारफे व्यंकट शास्त्री निपाणीकर आणि न्यायगुरु बिंदु माधव शास्त्री धर्माधिकारी यांना निवाडा करण्यासाठी पाठवला हो या ग्राम्य कमिशनने न भूतो न भविष्यती असा इतिहास घडला या कमिशनमुळे गावात जोरात चर्चा सुरू झाली कुणीही त्यांना किंमत देत नव्हतं हो कुणी काहीच वाईट बोलत नव्हतं हो पन्नास लोकांपैकी बेचाळीस लोकांनी जात मोडण्यासाठी चहा घेतला याला पुरावा मिळेना रेव्हिंग्टन साक्षीला येईनात आणि गोपाळरावांना बोलवण्याची कुणाला छाती होईना त्यातून लोकमान्य जेव्हा धर्मग्रंथांचा भारा बांधून या फिर्यादींविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले तेव्हा तर त्यांना शास्त्राधारही सापडे कमिशनच्या दोघांना बाजूला सारून शेवटी शंकराचार्यांकडे आमच्या म्हणण्याप्रमाणे निकाल द्या असं सांगायचं ठरलं सा शेवटी लोकमान्यांनी केसरी प्रायश्चित्त प्रकरण नीट समजावून सांगून सर्व शास्त्राधार मूळ वचनांसह विषेध करून सांगितला कमिशनने निकाल दिला मिशन मिशनमध्ये जाऊन चहा पियालेले चारच होते लोकमान्य वासुदेवराव जोशी रामभाऊ साने आणि परांजपे पैकी जनमताची नाडी ओळखणाऱ्या लोकमान्यांनी चहा घेतल्यावर काशीस जाऊन सर्व प्रायश्चित्त घेतल्याचा दाखला दिला म्हणून ते सुटले बाकी तिघांना प्रायश्चित्त घ्यावे लागले पण एवढ्यावर हे प्रकरण संपलं नाही सुधारक म्हणवणाऱ्या ज्यांनी कमिशनला जुमानलं नाही त्यांना लोकांकडून वीर समजलं गेलं पण रानड्यांसारखे सुधारक म्हण कमिशनला मानणारे होते त्यांना लोकांनी धिक्कारलं त्यामुळे बखेडा चालूच राहिला गोपाळरावांच्या या उपद्व्यापाचा चहाला गेलेल्या सर्वांनाच कौटुंबिक त्रास झालाच लोकमान थोरल्या मुलीचं लग्न आणि थोरल्या मुलाच्या मुंजीच्या वेळी विधी करण्यासाठी ब्राह्मण मिळणार स्वयंपाकी मिळणार घरी जेवायला लोक येणार मुली मुलीबाईंना सासरची माणसं माहेरी पाठविनात श्रावणीला लोकमान्यांनीच सगळे विधी केले एक मोठं वादळ शेवटी विरून गेलं तरी उद्ध्वस्त मनांची पडझड करून गेलं सगळं एका गोपाळरावांमुळे अठराशे शहाण्णव मध्ये प्लेगने पुण्यात हाहाकार मांडला त्यापेक्षा जास्त उच्छाद प्लेग सरकारने पाठवलेल्या रॅन्ड नावाच्या ऑफिसरने मांडला अत्यंत क्रूरपणे त्याने पुण्यात लोकांना त्रास दिला ते आणि त्यांचे दोन साथीदार यानी लोकांच्या घरात घुसणं पैसे उचलणं बाळंतणी असोत वा म्हातारी सगळ्यांवर दडपशाही करणं यामुळे लोक हवालदिल झाले लोकमान्यांनी केसरीतून आपली भाषा तिखट तर केलीच पण सरकारला प्लेग आटोक्यात आणण्यासाठी मार्गही सुचवले या रॅन्डच्या छळवादाचा परिणाम म्हणजे चाफेकर बंधूंनी रॅन्डचा केलेला खून यातून पुढे उभा राहिला लोकमान्यांवरचा राजद्रोहाचा खटला